गीता प्रवचने या पुस्तकाच्या अभिवाचनासाठी श्रीमती कालिंदिताई सरवटे यांची प्रस्तावना ध्वनिमुद्रित करण्यात आली आहे तर कालिंदिताईंविषयी थोडेसे सामाजिक कार्यातली मास्टर्सची डिग्री घेतल्यानंतर एकोणीसशे साली कालिंदिताई विनोबांच्या कार्यात सहभागी झाल्या त्यांच्या सहकारी म्हणून त्यांची अनेक भाषणं आणि परिसंवाद यांची टिप्पणं घेता घेता पत्रकारांशी विनोबांच्या वतीनं त्या संवाद साधू लागल्या बांगलादेश म्हणजे त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात झालेल्या विनोबांच्या पदयात्रेत त्या सहभागी झाल्या होत्या एकोणीसशे चौसष्ट साली विनोबांनी सुरू केलेल्या मैत्री या हिंदी मासिकाचं संपादनाचं काम त्यांनी तब्बल चाळीस वर्ष सांभाळलं विनोबांनी पवनार इथं स्थापन केलेल्या ब्रह्मविद्या मंदिर या आश्रमाच्या त्या सभासद आहेत प्रेमपंथ अहिंसेचा या नावानं त्यांनी विनोबांचं चरित्र लिहिलं आहे या चरित्राचं मूव्ड बाय लव्ह या नावानं भाषांतरही झालं आहे विनोबांच्या साहित्याशी निगडीत अनेक पुस्तकांचं लेखन आणि संपादन त्यांनी केलं आहे सध्या त्या ब्रह्मविद्या मंदिर आश्रम इथं वास्तव्यास आहेत